पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रस्तावना आश्रम आश्रमवास्यांकरता एरोडा जलमधून गांधीजी दर आठवड्याला गीतेच्या एकेका अध्यायाचा सार लिहून पाठवत असत त्याची सुरुवात त्यांनी गीतेच्या बाराव्या अध्यायापासून केली त्यावेळी गांधीजींनी लिहिले हा भक्तियोग आहे विवाहाच्या वेळी दाम्पत्याला जे पाच यज्ञ करावे लागतात त्यात एक यज्ञ म्हणून या अध्यायाचे पाठांतर करावे लागत भक्तीशिवाय ज्ञान आणि कर्म शुष्क आहे आणि ते बंधनरूप होण्याची शक्यता असते म्हणून भक्तीपूर्ण अंत करणाने गीतेच्या या अद्यापासून सुरुवात करतो रूढ विवाहात सप्तपदी होत असते गांधीजींनी त्या ठिकाणी पुढील सात यज्ञ करण्याकरता सुचवले होते ते असे ज्यांचा पतीपत्नी म्हणून संबंध येणार असतो त्यांच्याकरता गांधीजींनी पुढील सात यज्ञांचा सा उल्लेख केला आहे एक विवाह विधी सुरु होण्याआधी दोघांनीही व्रत घेऊन उपवास करावा दोन दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी भूमी सेवा आणि वृक्षसेवा म्हणून वृक्षाच्या आसपासची जमीन प्रेमाने साफ करावी आणि वृक्षांना पाणी घालावे तीन जलाशय शुद्धी विहिरी व तलाव यांच्या आजूबाजूचा चिखल साफ करून पाण्यातील कचरा काढावा आणि पाणीही स्वच्छ करावे चार गोशाळेत जाऊन गायीची सेवा करावी पाच मुत्री आणि संडास साफ करावे सहा सूत्रयज्ञ टकळीवर वासारख्यावर सूत कातावे आणि रोज कताई करण्याचा संकल्प सोडावा सात श्रीमद भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचा अर्थ समजून घेऊन तो पाठ करावा विवाह आधी हे सात यज्ञ केल्यानंतरच गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अट मला मान्य आहे गृहस्थाश्रमाच्या सिद्धीकरता हि सात यज्ञ करावेत अशी अपेक्षा आह गीताबोधाचे काही अध्याय गांधीजींनी सण एकोणीशे मध्ये लिहिले होते उरलेख अध्याय एकोणीशे साली तुरुंगात असताना पूर्ण कल अशा प्रकारे गीतेचे हे चिंतन चार अकरा एकोणीशे तीस पासून एकोणतीस दोन एकोणीशे बत्तीसपर्यंत सुरू होते अठरा अध्यायांचा सारांश वेगवेगळ्या सांगितल्यानंतर संपूर्ण सार एकदम सांगण्याचा सा गांधीजींचा विचार होता त्याकरता गांधीजींना वेळ मिळाला नाही त्यामुळे तो सारांश गीताबोध बरोबर भविष्यात देण्यात येईल संपादक